वाल्मिकी रामायण किशकिंदाकांड सर्ग चोवीसवा त्वरेने झडप घालणाऱ्या शोकरूपी महासागराने झडपून टाकलेल्या त्या तारेकडे पाहताना तो वारीचा प्रतापी धाकटा भाऊ अजोड अशा प्रकारे झालेल्या आपल्या भावाच्या वधाचा पश्चाताप करू लागला भरलेल्या मुखाने क्षणभर तिच्याकडे पाहून विषण होऊन तो मनाचा सुग्रीव मनात वेदना अनुभवित आपल्या आश्रितांच्या मेळाव्यासह हळू रामाकडे गेला हाती धनुष्य आणि सर्पासारखा बाण घेतलेल्या थोर मनाच्या रामाच्या जवळ तो त्या यशस्वी आपल्या अंगाने उत्तम लक्षणं सूचित करीत उभ्या असलेल्या राघवाला म्हणाला नरश्रेष्ठा तू जशी प्रतिज्ञा केली होतीस उघड उघडफळ दाखवणारी कृती तुझ्याकडून झाली आहे पण राजपुत्रा या जीवनाचा अंत झाल्याने माझे मन आता भोगातून निवृत्त झाले राजाचा वध होऊन त्याची पटराने अतिशय रडत असताना दुःखाने व्याकुल होऊन नगर आक्रोश करीत असताना आणि अंगाचे मन संशयित असताना रामा नाही क्रोधामुळे असहनशीलतेमुळे पराकाष्ट छळामुळे मी भावाचा वस व्हावा असे पूर्वी मनात आणले होते परंतु ईश्वाश्रेष्ठा आता हा वानर राजा मारला गेल्यावर मला अतिशय तीव्रतेने पश्चाताप होत आहे असे पश्चाताप होत आहे असे वाटते की त्या पर्वतराज ऋषमुखावरच कायमचा वास करून राहणे बरे आपल्या नित्याच्या व्यवसायाने कसे तरी राहावे याला मारल्यानंतर स्वर्गाचा लाभ सुद्धा नकोसा वाटतो मी तुला मारणार नाही तू जा असे जे ह्या मोठ्या मनाचा महात्मा मला म्हणाला त्याचे हे बोलणे मला त्याला शोभणारे आणि रामा हे माझे बोलणे आणि कृती मला शोभणारे राज्याच्या इच्छेने प्रेरित झाला असला तरी प्राप्त होणारे राज्य आणि भावाच्या मरणाचे दुःख यातून शेवटी उरेल काय याचा विचार करण्याच्या भावाने महान गुणी भावाचा वध होण्यात रामा कसा बरे आनंद माना कारण आपल्या मोठ्यापणाला बट्टा लागेल म्हणून माझा वध करण्याचे त्याच्या मनात नव्हते पण माझी बुद्धी दुष्टपणाची झाल्यामुळे प्राण हरण करण्याचा मर्यादा माझ्याकडून झाला झाडाच्या फांदेने माझी हाडे मोडून मी काही काळ विवळत पडला असता तो मात्र माझे सांत्वन करून म्हणाला होता पुन्हा असे करू नकोस भावाचे नाते आर्यत्व आणि धर्म त्याने सांभाळला मी क्रोधाचे कामाचे आणि वानरपणाचे प्रदर्शन केले त्वष्ट्याच्या वधाने इंद्राला जसे पाप लागले तसे मित्रा भ्राताच्या वधाने मला हे मनात सुद्धा येऊ नये सर्वथा टाळावे कधीही ज्याची इच्छा होऊ नये ज्याच्याकडे मुळीसुद्धा दृष्टी टाकू नये असे पाप लागले इंद्राचे ते पाप पृथ्वीने पाण्याने वृक्षाने आणि स्त्रियाने आनंदाने स्वतःकडे घेतले पण वानराचे हे पाप कोण बरे आपल्यावर घेण्याची इच्छा करील आणि ते सहन करील अधर्मयुक्त कुळाचा नाश करणारे असले कर्म केल्यामुळे प्रजाजनांकडून होणाऱ्या <laughs> मान सन्मानाला मी पात्र नाही युवराज होण्याला सुद्धा मी पात्र नाही तर राजाला कुठला पात्र असणार निंद क्षुद्र जगात लोकांना अपकार करणाऱ्या अशा पापाचा मी करता आहे वृष्टीच्या पाण्याला खाली धावताना जसा वेग असतो तशा वेगाने हा महान शोक माझ्या मत्त हत्ती पिसाळून नदीच्या दरडीप्रमाणे माझ्यावर आघात करीत नरश्रेष्ठा अग्नी ज्याप्रमाणे सोने तावल्याने काळे हिण निघून जाते तसेच रामा हे असही असलेले पाप नाही सेवून माझ्या हृदयात सज्जनता वास करू लागली महाबलिष्ठाच्या वानर दलनायकांचा हा समुदाय माझ्या कृतीमुळे आणि या अंगदाच्या शोकदुःखामुळे अर्धवट प्राण असल्यासारखा झालेला मला वाटतो सज्जन आपल्या अधीन राहण्याजोगा मुलगा सहज मिळू शकेल पण अंगदा पुत्र कुठून मिळेल असा कोणताही वीरांचा देश जगात नसो की जेथे सख्या भावाशी संघर्ष होईल अंगद आता जगणार नाही त्याची आई जगेल ती त्याच्या पालनाकरताच जगेल पण तिचा पुत्र जर गेला तर त्या शोकाने आज्ञेत प्रवेश करू इच्छितो हे वानरवीर तुझ्या आज्ञेत राहून सीतेचा शोध घेतील राजपुत्रा मी गेलो तरी हे कार्य संपूर्णपणे सिद्धीस नेतील रामा कुळाचा नाश करणारा मी जगण्याला अपात्र आहे मला पाप्याला तो अनुज्ञा वाले वादेच्या या धाकट्या भावाचे आर्ततेने बोललेले शब्द ऐकून रामाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि वीर शत्रूंना मानणारा राम थोडा वेळ त्याचवेळी मधून मधून दृष्टी टाकत असलेल्या पृथ्वीसारख्या क्षमावान आणि विश्वसंरक्षक रामाला दुःखात बुडून रडत असलेली तारा दिसली आणि तो अतिशय अस्वस्थ झाला वानर सुंदर नय पत्नी सुंदर नयनांची पत्नी पतीला मिठी मारून पडली होती तरी तिचे तेज फिके पडले नव्हते त्याला पुन्हा तेव्हा तळपणारा आणि हाती धनुष्यबाण घेतलेला राम तिच्या दृष्टीस पडला राजलक्षणान युक्त सुंदर नेत्रांच्या पूर्वी कधी न पाहिलेल्या त्या व्यक्तीविशेषाला पाहून न हरिणाच्या पाळसा सारखे डोळ्या असलेल्या तिने हाच त काकुत हे ओळखले दुःखात सापडून आर्थ झालेले मानवंती तारा अडखळत्या पायाने त्या पाया इंद्रा सारख्या अजय महानुभावाच्या जवळ अति त्वरेने गेली त्या विशुद्ध अंतकरणाच्या रामाच्या जवळ जाऊन शोकाने आपल्या शरीराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष झालेली मनस्विनी तारा आपल्या युद्ध प्रावीने ओढून घेतलेल्या रामाला म्हणाली तुम्ही अद्वितीय आहात अजिंक्य आहात जितेंद्रिय आणि उत्तम धर्माचे पालन करणारे आहात तुमची कीर्ती नाहीशी होणारी नाही तुम्ही विचक्षण पृथ्वीसारखे क्षमाशील आहात तुमचे नेत्र लाल आहेत तुम्ही महाबलवान हाती धनुष्याने बाण घेतलेले बळकट बांधासले आहात मनुष्य देह म्हणून होणारा अभ्युदय टाकून देऊन दैवी देहाच्या अभ्युदयाने युक्त झाला आहात माझ्या प्रियाला ज्या तुम्ही मारलेत त्याच बाणाने मलाही मारा तुम्ही मारलेत म्हणजे मी त्याचा निकट जाईन माझ्या मिना वीरवालीचे मन रमणार नाही पद्मकमळाच्या शुद्ध पाकळीसारखे नेत्र असलेल्या वीरा स्वर्गात सुद्धा ते इकडे तिकडे पाहतील तेव्हा मी जर त्यांना दिसले नाही तर त्यांना नाना प्रकाराची तांबड्या फुलांनी शृंगारलेली केशभूषा आणि नाना प्रकारचे वेश केलेले अफसरांच्याही ते नादी लागणार नाहीत स्वर्गात सुद्धा माझ्या विना वीरवाली शोक आणि निष्ठेजपणा अनुभवतील तुम्ही नायिका पर्वताच्या जा उतरणीच्या या रम्य प्रदेशात सुद्धा वैद्यही वाचून शोक अनुभवित तरुण पुरुषाला स्त्री वाचून कसे दुःख होते हे तर तुम्हाला माहितच आहे हो ते जाणून वाली होणार म्हणून असे तुमच्या मनात येईल पण मला तुम्ही त्यांचा आत्मा समजा आणि मला मारा म्हणजे राजपुत्रा तुमच्या हातून स्त्रीचा वध झाला असे होणार नाही शास्त्र आणि आचार त्याचप्रमाणे अनेक वेद यांची यांनी पत्नी ही पतिरूप मानव दुसरे दान संगा प्रिया मार्ग तुम्हें अधर्म के हो नहीं मी दुखार्थ है अनाथ पति पास दूर पड़ेगी है अभी अवस्था मला तुम्हें न मारने ही योग्य नहीं कारण मत गजा सारख करना श्रेष्ठाने अवर्णमाला धीमान वनश्रेष्ठा राजन ने फार का तारासन मनाली महत्मा प्रभु तारे से सांवन करितवचन बोल वीर भारे भरती बुद्धि धरु नकोस सर्व लोक विधात्या व्यवस्था ली सर्व सुख दुख योग जो है तो विझातने जे घालून दिलेले नियम आहेत त्यांचे अतिक्रमण त्रैलोक्यही करू शकत नाही त्या नियमांच्या ते अधीन होऊनच राहतात ती श्रेष्ठ प्रीती तुला लाभेल त्याचप्रमाणे लाभे। सृष्टीकर्त्याने जे नियम घालून दिले आहेत ते लक्षात घेऊन शूर पत्न्या शोक करीत बसत नाहीत प्रभावयुक्त शूर महात्म्याच्या या शब्दाने ती वीरपत्नी शांत झाली मुद्रेने त्याचे बोलणे पटल्याचे दर्शवून आणि आपला वेश आणि रूप सावरून शोक करण्याची थांबली किशकिंदकांडाचा 24 सर्ग समाप्त